अशी ती विदुरिला मी आता आपल्या पतीला भेटण्यासाठी आकाश मार्गाने जात आहे असा संकल्प करत मोठ्या उत्साहाने आणि कामोद्दीपित मनाने आकाशात उडाली आणि शरीर वासनामय असल्याने पक्षणी पक्षिणीप्रमाणे ती लगेच नभोमंडल नभोमंडलात संचार करू लागली इतक्यात आपल्या संकल्परूपी आरशातूनच जणू बाहेर आलेली आणि ज्ञपती देवीने तिच्या हितासाठी धाडलेली अशी एक कुमारी तिला भेटली कुमारी म्हणाली हे ज्ञपती देवीचे मैत्रिणी मी तुझी कन्या आहे सुंदरी तुझे स्वागत असो तुझी मार्ग प्रदेशा करीतच मी या उभी राहिले विदुरथ लिला म्हणाली देवी मला माझ्या भरत्याच्या समीप घेऊन चल कारण महात्म्यांचे दर्शन कधी निष्फल होत नसते श्री वशिष्ठ होणारे रामा लीलेचे ते शब्द ऐकताच चल आपण दोघीजणी तिकडेच जाऊ असे म्हणून ती कुमारी लीलेचा मार्ग दाखवण्यासाठी तिच्या पुढे चालू लागली अशा रीतीने कुमारीच्या पाठीमागून जाणारी लीला हातावरील शुभाशुभ लक्षणे सूचित करणाऱ्या रेषाप्रमाणे दिसणाऱ्या ब्रह्मांड मंडलाच्या अत्यंत सूक्ष्मछिद्रापर्यंत जाऊन पोहोचले नंतर क्रमा क्रमाने मेघांचा मार्ग सूर्यमंडल तारा मंडल वायू इंद्र देव सिद्ध यांचे लोक ब्रह्मा विष्णू महेश वगैरे देवांचे लोक यांचे उल्लंघन करीत करीत ती ब्रह्मांड कवचापर्यंत जाऊन पोहोचली ज्याप्रमाणे एखाद्या मातीच्या घटात ठेवलेल्या पाण्याचा थंडपणा घटाला छिद्र न पाडताही बाहेरच्या बाजूला अनुभव असेतो त्याप्रमाणे ती लीला आपल्या सिद्ध संकल्पामुळे ब्रह्मांडाच्या आवरणापलीकडे आणायस गेले पण रामा यावरून ती लीला खरोखरीच ब्रह्मांडाच्या पलीकडे गेली होती असे मात्र तू समजू नकोस हे तिचे गमन म्हणजे केवळ भ्रम आहे आपल्या चित्तसंकल्पामुळे तिला हा सर्व अनुभव आपल्या हृदयातच येत होता अशा रीतीने ब्रह्मांडाच्या पलीकडे असलेल्या जलाधिकांच्या आवरणांचे उल्लंघन करून गेल्यानंतर लिलेच्या समोर महाचैतन्य रुपी चिलाकाश दिसू लागले प्रत्यक्ष गरुड कोट्याधी कल्पाने धावत सुटला तरी सुद्धा त्या गगनाचा अंत लागणे शक्य नव्हते अशा त्या अनंत चिदाकाशामध्ये असंख्य ब्रह्मांडे होती पण मौज ही की एखाद्या मोठ्या हरण्यातील निरनिराळ्या वृक्षावरील फळे एकमेकांना दिसत नाहीत त्याप्रमाणे ती ब्रह्मांडे एकमेकांना दिसत नव्हती त्यापैकी समोर दिसणाऱ्या आणि विस्तृत आवरणाने युक्त असलेल्या एका ब्रह्मांड मंडलाला जळून चित्र पाडून एखादी कीड बोरामध्ये प्रवेश करते त्याप्रमाणे ती लीला त्यामध्ये शिरली नंतर पुन्हा ब्रह्मा इंद्र विष्णू वगैरे देवांचे लोक आणि ज्योतिर्मंडले यामधून क्रमाक्रमाने खाली उतरता उतरता ती अखेर भूमंडलावर येऊन पोहोचली लगेच त्या भुवनातील नगरामध्ये असलेल्या मंडपात शिरून तेथे पुष्पांच्या राशीत झाकून ठेवलेल्या आपल्या पतीच्या म्हणजे पद्मराजाच्या शवाजवळ जाऊन पोहोचली इतक्यात लीला आसपास ओळून पाहू लागले तेव्हा मा, मायेचे ते स्वरूप जाणल्यानंतर ती एकदम नाहीसे होते त्याप्रमाणे ती कुमारी कोठे दिशनाशी झाली नंतर लीलेने आपल्या शवरूपी पतीच्या मुखाकडे पाहिले त्याबरोबर तिच्या मनात असे विचार येऊ लागले की सिंधूराजाने जाता संग्रामात उज केला तोच हा माझा प्रियपती रणांगणात शत्रूबरोबर शौर्याने युद्ध करत असतानाच ह्याचा देह पडला त्यामुळे वीरांना योग्य आशा या लोकात हा सध्या आला असून ह्या ठिकाणी क्षणकाल सुखाने विश्रांती घेत पडलाय आहा मी खरोखरीच धन्य आहे माझी भाग्यवान स्त्री या जगात अन्य कोणी नसेल कारण सरस्वती देवीच्या कृपा प्रसादामुळे या शरीराने मला या ठिकाणी पतिसनिधी येता आले अशा रीतीने काही का चिंतन केल्यावर आकाश जसे चंद्राच्या योगाने भूमंडला सुख देते त्याप्रमाणे लिलेने आपल्या हातात सुंदर चौरी घेऊन आपल्या पतीला वारा आरंभ केला प्रबुद्धली म्हणाली देवी त्या लीचे ते, ते सेवकजन त्या तिच्या दासी तसेच तो प्रबुद्ध राजा हे सर्व जण तिच्या संबंधाने कोणत्या भावने काय बोलू लागतील हे सांग श्री सरस्वती म्हणाली ली, लीले त्या ठिकाणी एखादी निराळी स्त्री आली आहे असे जर त्यांना वाटले असते तर ते सर्व आपापसात आप ही स्त्री कोण या ठिकाणी कशी आली अशा प्रकारचे तर्कवितर्क करू लागले असते या दृष्टीने तुझी समजूत बरोबरच हो आहे परंतु आमच्या सत्यसंकल्पत्वामुळे तसे साक्षी चिदाकाशाच्या स्फुरणामुळे तसे होऊ शकणार नाही महाचैतन्यामध्ये भोगताजीव आपल्या अदृष्टाप्रमाणे जसजशी भावना करतो तस तसतसा भास त्याच्या बुद्धीला भावा अशी नियती किंवा ईश्वरी संकेत आहे त्यामुळे त्या, त्या सर्व लोकांच्या भावनेप्रमाणे ते एकमेकांना दिसू लागतील त्या राजाला असेच वाटेल की ही माझी भार्या सहज सखी माझी राणी असून हा माझा पूर्वीचा सेवक वर्ग या ठिकाणी उभा आहे मध्यंतरी घडलेला हा आश्चर्यकारी वृत्तांत केवळ तुला आणि मला एवढ्यांनाच माहीत आहे इतरांना तो समजणे शक्य नाही यामुळे लीले लिलेसंबंधाने संशय येईल ही शंकाच घ्यायला व तसे बोलायला नको या प्रबुद्धलीला म्हणाली देवी लिला आपल्या पतीला जाऊन भेटली असे तू सांगितलेस खरे पण मी विचारते की त्या स्थूल शरीरानेच ती पतीकडे का गेली नाही तू दिलेल्या वरामुळे तसे होणे वास्तविक अशक्य नव्हते तेव्हा श्री सरस्वती म्हणाली लिहिले अगं दे प्रबुद्ध झालेले नाहीत बुद्धीवरील अज्ञानाचे आवरण नाही से होऊन ज्यांच्या ठिकाणी आत्मज्ञानाची जागृती आलेली नाही अशाना महत्वनेच प्राप्त होणाऱ्या सिद्ध लोकामध्ये किंवा सिद्ध लोकातून या स्थूल देहाने जाता येणे शक्य नाही ज्याप्रमाणे छाया सूर्यप्रकाशात जाण्याला समर्थ नसते त्याप्रमाणे हा जड देह सिद्ध लोकात प्रवेश करायला समर्थ नाही ज्याप्रमाणे सत हे असताशी एक रूप होणे केव्हाही शक्य नाही त्याचप्रमाणे सिद्ध लोकांचे आणि स्थूल देहाचे तादात्म्य होऊ नये अशा तऱ्हेची अनादी नियती सत्य संकल्प ईश्वर हिरण्य गर्भ इत्यादी स्थापित केले आहे आणि तिला केव्हाही बाध येऊ शकत नाही जोपर्यंत एखाद्या लहान मुलाला कल्पनेच्या बाधेमुळे वेताळ सत्य भासत आहे तोपर्यंत वेताळापासून उत्पन्न होणारी भीती त्याच्या मनातून नाहीशी होणे अशक्य असते त्याचप्रमाणे जोपर्यंत बुद्धीमध्ये अविवेकरूपी ज्वराची उष्णता कायम असते तोपर्यंत विवेकचंद्राचा उदय झाल्यामुळे चित्तामध्ये उदित होणारी शांती उत्पन्न होणार कशी माझा देह पंचभौतिक असून मला अंतरिक्षातून गमन करता येणे शक्य नाही असा ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला आहे अशा अज्ञ मनुष्याला त्याहून निराळा अनुभव येणे सर्वथा असंभवनीय तेव्हा दिले ज्ञान आणि विवेक यांचा अभ्यास तसे पुण्य किंवा वर यांच्या योगाने तुझा पुण्य देह हो, अतिवाहिक शुद्ध सत्वमय देह हो, प्राप्त होऊन त्याच्यामुळे परलोकात जाता येते ज्याप्रमाणे जळणाऱ्या निखाऱ्यावर एखादे शुष्कपण टाकले असता ते तत्काळ दग्ध होऊन जाते त्याप्रमाणे अतिवाहिक देह हो ज्ञानाभ्यासाने प्राप्त होता क्षणीच आधीभौतिक स्थूल देह हो नष्ट होतो वर मिळाल्याने सुद्धा अतिवाहिक देहाची प्राप्ती होते असे मी तुला सांगितले खरे परंतु वर काय किंवा शाप काय प्राण्यांच्या पूर्व कर्मानुराधानेच कार्यकारी होतो त्यांचा स्वतंत्र रीतीने उष्ठानिष्ठ परिणाम होणे केव्हा शक्य नसते ज्याप्रमाणे वेद पठन करता करता एखाद्या विद्यार्थी पाठ चुकला असता त्याला अनुवाक्याच्या आरंभाचे गुरुने स्मरण करून दिले म्हणजे तो बरोबर म्हणू लागतो आणि पुढेही त्याला जे स्मरण होते ते या पूर्व अनुभवाप्रमाणेच होते त्याप्रमाणे वर किंवा शाप यांचा परिणाम कर्मानुरोधानेच होतो तुलाही आपल्या अतिवाहिक देहाचे मी स्मरण करून दिले असून तीच गोष्ट तुझ्या नेहमी स्मरणात आहे परंतु वास्तविक अतिवाहिक देहाची प्राप्ती हा तुझ्या पूर्वसंस्कारांचाच परिणाम आहे मी केवळ निमित्य मात्र आहे आता हा स्थूल देह सत्य असून त्याच्याकडून प्रत्यक्ष क्रिया होताना दिसतात मग अशा स्थितीत तो ज्ञानाने उदित होणाऱ्या अतिवाहिक देहामुळे बाधित कसा होतो असं या संबंधात तू कदाचित म्हणशील तर त्यावर उत्तर हेच की रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न होणारा सर्पाचा प्रत्यय जरी प्रत्यक्ष कार्यकारी भासला तरी त्याच्याकडून खरी कार्य घडू शकत नाही आपल्या या स्थूलदेहाची स्थिती तंतोतंत अशीच आहे म्हणजे त्याच्याकडून होणारा व्यवहारही रज्जूवरील सर्पाच्या हालचालीप्रमाणे मिथ्या अनुभवाला येत असतो कारण ज्याला आत्मदृष्ट्या सत्ताच नाही त्याच्याकडून परमार्थ सत्यकार्य कशी घडणार आता हा स्थूल देह प्रत्यक्ष मरत असल्याचा लोकांना अनुभव येतो आणि जर हा देह नाहीच तर त्याच्या मरणाचा अनुभव तरी कसा येतो असा तू प्रश्न करशील तेव्हा त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण असे की लोकांना हा जो अनुभव येतो तो सुद्धा मरणाराच्या आणि लोकांच्या प्राक्तन अभ्यासाचाच परिणाम आहे असेच म्हणणे भाग आहे एकदा जगजालाचा अनुभव आला म्हणजे असले हजारो म सहज उत्पन्न वावे आश्चर्य नहीं जगता जीवावर ईश्वर ने किण्य गर्भाने लदला है तो ही पूर्वाभ्या परिपाक का है कारण ईश्वरा हिरण्य गर्भापना व्यष्टिजीवना वर्थात जीवन कल्पने व्यतिरिक्त जगता अस्तित्व संबंधा कल्पना नहीं आता जीवान भावने मु जर ही संसारा भ्रांति उत्पन्न होती तो तीन हृदय भा प्रत्यक्षते प्रश्न तुझा मना उत्पन्न हो दृष्टि विकारा मु आकाशन दोन चंद्रांच भो खु दुसरा चंद्र बाहर दस तरी वस्तुत तो चित्त कारण आकाशात दुसरा एखादा चंद्र खरोखरच असता तर ता तो इतरांना दिसू शकला असता पण तसा अनुभव इतर लोकांना येत नसल्यामुळे तो चंद्र आतच आहे असेच म्हणावे लागते संसाराच्या भ्रांतीमुळे ती स्थिती ह्याच प्रकारची आहे म्हणजे अज्ञ जीवांना बाह्यता जे, जे पदार्थ दिसतात ते वास्तविक बाह्य नसून आतच आहेत असे म्हटल्या अजून अन्य गत्यंतर नाही इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग सर्ग श्री सरस्वती देवी म्हटले वत् जे तत्वज्ञ आहेत ज्याने समाधीचा दृढ अभ्यास केला आहे अशानात केवळ अतिवाहिक लोकांची प्राप्ती होऊ शकते इतरांना ती होऊ शकत नाही ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामध्ये छायेचे अस्तित्व हे असणेच शक्य नाही त्याप्रमाणे आधीभौतिक देहाला म्हणजे या मिथ्या भ्रमात्मक स्थूल देहाला ब्रह्मादी लोकांमध्ये अवकाश मिळणे शक्य नाही तुझ्या प्रतिबिंबभूत लिलेने ज्ञेयतत्व जाणलेली नसल्यामुळे किंवा परमधर्माचा वा योगाचा तिचा काहीच अभ्यास झालेला नसल्यामुळे ती नसल्या केवळ आपल्या भरत्याच्या कल्पित नगरातच जाऊन पोहोचली स्वेच्छेने पाहिजे तिकडे संचार करण्याचे तिच्यात सामर्थ्य नव्हते प्रबुद्धलीला म्हणाली माते त्या ली गोष्ट राहू दे पण माझ्या भरत्याची वाट काय हा पहा माझा पती या पति मरणोन्मुख स्थित पड़ू नएं का देवी ईश्वरा नियति संबंधी उल्लेख आता अपने भाषण केयति मे तरी मा संग जगती पदार्थ मसून निश्चया ने सुख दुख वहावे अशा तरीति ठरले का जर ठरलेली असेल तर देहादेकांच्या जन्ममरणारी अवस्थांमध्ये सर्व वस्तूंचा अनुभव भिन्न भिन्न येताना आढळतो हे कसे बरे जगात सर्वत्र अनियती किंवा अनिश्चितपणे आहे असे म्हणावे तर तसेही दिसून येत नाही कारण या जगातील सर्व वस्तूंचे गुणधर्म स्वभाव दिसतात शिवाय विश्वातील यच्छवत पदार्थांना प्रत्यक्ष सत्ता असल्याचे आपल्या प्रत्यक्ष अनुभवास येते जगातील सर्व वस्तू आणि त्यांचे गुणधर्म यांच्या ठिकाणी ही सत्ता अधिक उठून अग्नीच्या ठिकाणी उष्णता पृथ्व्यादिकांच्या ठिकाणी स्थिरता बर्फादिकांच्या ठिकाणचा थंडपणा तसेच काल आकाश वगैरे सत्ता उत्पन्न झाली कशी सारांश भाव अभाव ग्रहण त्याग स्थूल सूक्ष्म वगैरे परस्पर विरोधी भावना जगात उत्पन्न झाल्यास कशा जगात ताडासारखे वृक्ष पाहावे तर ते नेहमीच उंच दिसतात आणि गवत माणसे नेहमी दिसतात हे कसे उंचीचे कारण जी पोपळी ती सर्वांच्या वाढीला जर सारखीच इष्ट असते तर सर्व वृक्ष तरी सारखेच उंच झाले असते पण तसेही दिसत नाही जगात जर सर्वत्र विषम तेथे साम्राज्य पसरलेले असेल तर सर्व वस्तूंच्या संबंधात मनुष्याच्या मनात अविश्वास उत्पन्न झाला तर त्यात त्या, त्या, नवलते काय यावर श्री सरस्वती देवी म्हणाली लिहिले महाप्रलयाच्या वेळी जगातील सर्व वस्तू नाहीश्या झाल्या म्हणजे त्यावेळी अत्यंत शांत अनंत असे सत्स्वरूपच अवशिष्ट राहते त्या चिद्रूप ब्रह्मामध्ये मी सूक्ष्मभूत आहे असा तऱ्हे स्फुरण होते स्वप्नातील स्फुरण किंवा तुझे आकाशातील गमन यांच्या प्रमाणेच हे स्फुरण मिथ्या असते परंतु पुढे हेच मिथ्या स्फुरण दृढ होऊन स्थूल रुपाने आपण पाहू लागते यालाच ते असत्य असून सत्य रुपाने भासणारे ब्रह्मांड असे म्हणतात अशा या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेले हिरण्यगर्भ नामक ब्रह्म आपणामधील मूल मायाच्या योगाने मी ब्रह्म आहे असे जाणते आणि त्रिगुणात्मक प्रकृतीने जणू दूषित होऊन प्राण्यांच्या गुणकर्मानुसार मनोराज्य करू लागते हिरण्यगर्भाच्या या सत्यसंकल्परुप मनोराज्यालाच जग ही संज्ञा प्राप्ती झाली आहे हिरण्यगर्भाने आपल्या प्रथम सर्गाच्या आरंभी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या तऱ्हेचे संकल्प कलिआहे्यात अद्याप यत्किंचितही बदल झाल नाही आता या याबाबतीत तू अशी शंका घेण कदाचित शक्य आहे की मन हे नानाविध वासनाने भरलेले असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अनंत संकल्प विकल्प उत्पन्न व्हावेत हे सरळच आहे परंतु चित्ताच्या वृत्तीच्या अनुरोधाने कारण चित्तामध्ये जस जसे स्फुरण होते तस तसे चैतन्याने बनावे हा त्याचा स्वभाव होत आहे त्यात अस्वाभाविक किंवा अनियमित असे काहीच नाही दुसरी गोष्ट अशी कि माया शल ब्रह्मामध्ये भासणाऱ्या अनादिविश्वाच्या स्थितीवरूनही नियतीची सिद्धी होत आहे स्थिती काळाप्रमाणे प्रलयकाळी सुद्धा ब्रह्मामध्ये सर्व वस्तू शून्यत्व संभवत नाही कारण तसे असते तर प्रलयाच्या वेळी जगाचा अत्यंत अभाव असता आणि ब्रह्म हे जगताचे कारण या सिद्धांतालाही बाद झाला असता परिणामी कारणाचाच अभाव ठरल्यामुळे त्याच्यापासून कार्याचा म्हणजे जगताचा उद्भवच होऊ शकला नसता अर्थात प्रलयकाळानंतरही जग हे अव्यक्त रूपाने ब्रह्मामध्ये स्थित असते असे मानल्याशिवाय गत्यंत नाही सुवर्णापासून सर्व प्रकारचे अलंकार निर्माण होत असल्यामुळे सर्व अलंकाराचे आकार सुवर्णामध्ये आहेत असेच म्हणणे भावे शिवाय सोने झाले तरी ते कोणत्या तरी आकाराशिवाय स्वतंत्रपणे आपल्याला केव्हा तरी येते का अर्थात नाही जगताच्या आरंभापासून चैतन्यामध्ये ज्या ज्या तऱ्हेचे आकार आणि गुणधर्म त्या त्या ठिकाणी अद्यापपर्यंत अनुभवास येत आहेत बर्फाच्या ठिकाणी शैत्य आणि अग्नीच्या ठिकाणची उष्णता वगैरे धर्म अशाच दृष्टीने आज्ञ्यावर विवर्त रुपाने सृष्टीच्या आरंभापासून भासत आहेत आता यावर एखाद्याकडून असा प्रश्न येईल की मायाशभर ब्रह्माने आपल्या सत्तेचा त्याग केला ब्रह्मावर माये योगाने योगा जगह नहीं हो नहीं पा प्रश्न तरर्थक है कारण ब्रह्म अपनी अधिष्ठान सत्ता कधी काली टाकू दे गोष्ट सर्वथा अशक्य अर्थात जगह निथित नहीं होने के शक्य नहीं ते ब्रह्मचिद्रूप आहे आणि ते ज्या ज्या ठिकाणी जशा जशा तऱ्हेची भावना करते तशा तशा रूपांनी व्यक्त होते ती ज्याची रूपे अचल आणि अबाधित नियती म्हणतात आता जगात जन्ममालणारी विरोधी भाव आपल्याला प्रत्यक्षात दिसतात आणि त्यात अनियती आहे अशी तुझी कल्पना झाली आहे परंतु हे विरोधी भाव ही सुद्धा नियतीच आहे कारण हे परस्पर विरोधी भावना हि हिण्य गर्भा की कल्पना चाहिए केव बदल हो सर्व नियतिभागत मी जे विवेचन के लिए परमार्थ दृष्टिया जग मु उत्पन्न नहीं आ जे जग अन्स चिदाकाशा विलासो स्वप्न स्त्री संभोगापेक्षा अधिक सत्यता नहीं जग असत्य असूनही ते सत्यवत भासते जन्म मरणारी अवस्था वस्तुत सत्य नसता त्या आहेत तसा सर्व जीवांना प्रत्यय येतो याचे कारण ब्रह्माचा वस्तुस्वभाव हेच आहे ते ब्रह्म सृष्टीचा आरंभी जसजसे संकल्प करते त्यामध्ये विरोधी कल्पनामुळे फेरफार होत नाही आणि हाच नियती शब्दाचा खरा अर्थ आहे चिदाकाशात आकाशाचा संकल्प होताच लगेच आकाश आणि कालाचा संकल्प होताच लगेच काल भासू लागतो ज्याप्रमाणे स्वप्नद्रष्ट्याच्या भावनेमुळे स्वप्नात पाण्याचा देखावा दिसू लागतो त्याप्रमाणे चिदाकाशामध्ये जलाची भावना होताच जला भास होऊ लागतो परंतु चित्ताच्या कल्पनेमुळे स्वप्नातील पाणी सत्य भासत असले तरी ते वस्तुत मिथ्या असते त्याप्रमाणे चैतन्याच्या मायाशक्तीमुळे भासणारे जल सुद्धा मिथ्य आहे सारवश स्वप्न किंवा मनोराज्य यामधील पदार्थाप्रमाणे या, पदार्था या जगातील आकाश जर पृथ्वी अग्नी वायू ही भूते असत आहेत चैतन्य स्वतः आपल्या कल्पनेमुळे त्या त्या रूपाने भासत आहे लिलय यावरून नियती म्हणजे काय याची तुला कल्पना आधी असेलच आता जीवन नियती ही प्राण्यांची कर्मे युगभेद आणि ईश्वर संकल्प यांच्यामुळे कसं कशी ठरली गेली आहेत ते मी आता तुला सांगणार आहे <coughs> नंतर जीव कर्म अन्भो, क्रमाने ते क्रम, श्रवन के तुझे आणि श्रेयस्कर हो, आण हो कली चार युग मधुन मनुष्या आयुष्या प्रमाण अन्द्र चारशे तीनशे दोनशे शंभर वर्षे असावे अशा तऱ्हेची नियती सृष्टीच्या आरंभापासून रूढ होऊन गेलेली आहे आता या आयुर्मर्यादेतील इतर निमित्तने न्युनाधिक व्हावे हाही त्या नियती नियतीतीलच एक भाग आहे कर्म हे आयुष्याचे निमित्त असून मनुष्यांचे कर्मही देश काल वर्तन द्रव्य यांच्या वैगुण्यामुळे आयुष्य कमी करण्याला आणि देशाधिकांच्या शुद्धीमुळे आयुष्य वाढवण्याला कारणीभूत होतात ज्या ज्या माणसांची जी जी विहित कर्मे असतात ती ती त्या त्या माणसांकडून यथाशास्त्र करण्यात आली नाहीत तर त्यांचे आयुष्य कमी होते तसेच कर्माचे अनुष्ठान यथाशास्त्र झाले म्हणजे युगमर्यादेने ठरलेल्या मुदतीपर्यंत मनुष्य वाचतो आणि शास्त्रात सांगितले आहे त्याहून अधिक उच्च भावनेने आणि श्रद्धेने कर्मे करणाऱ्या माणसाची आयुष्य मर्यादा युगमर्यादेपेक्षाही अधिक वाढते अशी नियती आहे काही निषिद्ध कर्मे अशी असतात की त्यामुळे मनुष्य वृद्धावस्थेत मरण पावावा असे ठरलेलेच आहे जो मनुष्य स्वधर्माचे पालन करतो आणि यथाशास्त्र कर्मे करतो असा मनुष्य भाग्यवान असून शास्त्राने आखून दिलेल्या आयुष्याच्या मर्यादेपर्यंत जाऊन पोहोचतो सारंश मनुष्याच्या आयुष्याची समाप्ती होऊन तो मृत्यू पावतो याचे कारण त्याची कर्मेच होत मरन वेदना मात्र महाभयकर जेवी शरीर ना प्राणवायु हृदया क्या जीवाला अस्य वेदना होता प्रबुद्ध लीले ने विचार हे इंद्रमुखी देवी मरण का स्थिति भयंकर छोड़ कि मरण समय से दुख हो हो सर्वान सारखेच होते कि भाग्यवा मरता सुख होते बर मृत्यू ना सर्वे गति सारी होते कि योगी गति का विशिष्ट प्रकार की श्री सरस्वती देवी मनाली बायुष्चि मरियादा संपैया नृत्यूचार प्रांत प्रवेश कर पुरुष तीन तरह से एक मूर्ख दुसरा धारणाभ्या तीसरा तिसरा योगी या तीन प्रकारच्या पुरुषांपैकी जो स्वरूप धारणेचा सतत अभ्यास करणारा असतो तो अनायासाने देहत्याग करू शकतो जो पुरुष योग संसिद्ध झालेला असतो त्याच्याबद्दल तर बोलायलाच नको कारण स्वरूप स्थित असल्यामुळे तो निरंतर आत्मसुखातच असतो आणि त्याचा देहपातही सुखातच होतो आता मरणाऱ्या पुरुषांचा जो तिसरा वर्ग मी तुला सांगितला त्यातील पुरुषांची अंतकाळची स्थिती मात्र अत्यंत कष्टप्रद असते जो पुरुष योगमुक्त नाही ज्याने कधी धारणेचा अभ्यासही के ना केलेला नाही अशा मूर्खाला मरणकाळी असह्य वेदना भोगाव्या वे लागतात अशा मुढांचे चित्त निरंतर विषय वासनांच्या जाळ्यात गुरफटून गेलेले असल्यामुळे अंतकाळीही त्याला विषयांच्या चिंतनाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही एखादे कमळ सर्व बाजूनी कुर्तडले जावे त्याप्रमाणे त्याचे अंतकरण अतिशय दिन आणि निसत्व होऊन जाते ज्याचे आचरण अशास्त्रीय आहे आणि दुष्टांच्या संगतीत ज्याचा सारा जन्म गेला आहे अशा मनुष्याला मरणाच्या वेळी अग्निट टाकल्याप्रमाणे भयंकर वेदना भोवावे लागतात असा मनुष्य मरण पंथाला लागला म्हणजे त्याचा कंठ घरघर आवाज करू लागतो दृष्टी फिरते मरणा भीति उत्पन्न हो तार्बल उड़न जी डोड़े अंधारी दिवस आकाशन तारी दसू लगता मेघां मु आकाशन अंधकार पसरत जिकड़े काड़ोख दर्मस्था घाव पड़ होता तशा वेदना व्यथा हो दृष्टि भ्रमण करू लगते पृथ्वी आकाशाण पृथ्वी का भार हो सर्व दिशा घर फिरत आहेत असे भासते आपण समुद्रातून वाहत जात आहोत आपल्याला कोणी आकाशात फेकत आहे असे भ्रम त्याला पडू लागतात आणि मरण भयंकर निद्रा त्याच्यावर अंमल गाजू गाजू लागते आपण अंधकूपात पडलो आहोत आपल्याला कोणीतरी शिरेच्या उदरात चेपत आहे आणि आपले हृदय कोणी तोडते आहे असे त्याला वाटू लागते परंतु दादखिळी बसल्यामुळे तशा स्थितीत आपले दुःख बोलून दाखवण्याचे पुढे वायूच्या झोतात सापडून गवत भ्रमण करत राहते त्याप्रमाणे आपल्याला कुणी आकाशातून खाली फेकून दिले असून आपण गिरग्या खाली येत आहोत असे वाटते कित्येकदा आपण रथात धांधलीने चढत आहोत तर कित्येकदा दवबिंदूप्रमाणे वितळून जात आहोत असा भास होतो कितेक वेळा आपल्या अंतकाळच्या दिनस्थितीवरून मनुष्य संसार दुःखाची कहाणीच लोकांना सांगत आहे की का काय असा भास होतो तर केव्हा केव्हा गोफणीतून फेकलेल्या दगडाप्रमाणे हवेत भ्रमण करत हो। आहोत असा मनुष्याला प्रत्यय येतो कित्येक वेळा भ्रमण करणाऱ्या यंत्रात सापडून घरघर फिरत आहोत किंवा दोराने बांधून कोणीतरी खेचून येत आहे पाण्याच्या भोवऱ्या सापडून आपण गिरक्या खात आहोत तीक्ष्ण शस्त्रांनी युक्त असलेल्या यंत्रात आपण पडलो आहोत चक्राप्रमा भ्रमण करता आहोत्तवास्येक पृथ्वी समुद्र समुद्रा जाग पृथ्वी है भ्रम पड़ता कित आकाशतारखे अपन खादी खाद घसरता किंवा निनिया दिशाना चेंडू प्रमाणे फेकले जात आहोत असेही त्याच्या अनुभव येते कित्येक वेळा अंतकार मुळे व्रह्य पीडा होऊ लागते ज्याप्रमाणे सर्व दिशा अंधकारमय होतात त्याप्रमाणे मरणाच्या मनुष्याच्या सर्व इंद्रियाची शक्ती क्षीण होऊन शरीराचे सर्व अवयव काळे ठिककर पडतात सूर्यासानंतर दृष्टीला मंदपणा येऊन भोताच्या वस्तूमधील पोर्वापर्य समजत नाही समाणे मरण काळी स्मरणशक्ती लुप्तप्राय होऊन पूर्वीच्या आणि अलीकडच्या गोष्टी मधील अंतर समजे नसेवते मुण त्याचे कल्पना सामर्थ्य नष्ट होते आणि अविवेकामुळे मनुष्य महामोहात बुडून जातो प्राणवायूचा प्रवाह शरीरातील नाड्यामधून कमी प्रमाणे वाहू लागला म्हणजे मरण मूर्चेला आरंभ होतो प्रवाह अजिबात बंद पडला म्हणजे मरण रूपी मुर्चे पूर्ण पगडा बसतो सारंश जीवाना आपापल्या भ्रमाच्या योगाने एकमेकांचे भ्रम आणि विषय वासना पुष्ट करून ठेवल्या असल्यामुळे त्यांची स्थिती पाषाणाप्रमाणे जड होऊन त्यांना मरणाचे असह्य दुःख भोगावे लागते मरणाची ही नियती सृष्टीच्या अधिकालापासून अद्यापपर्यंत अबाधितपणे चाललेली आहे प्रबुद्ध लिलीने विचारले देवी हा देह मस्तक दोन हात दोन पाय गुय नाभी हृदय या आठ अंगाने युक्त असताना तू आता वर्णन करून सांगितलेस त्याप्रमाणे व्यथा मोह मूर्छा व्याधी जडता हे विकार काय कारणाने उत्पन्न होतात त्यावर श्री सरस्वती म्हणाली बाळे क्रियाशक्तीप्रधान ईश्वराच्या माईक संकल्पाचा हा सर्व विलास आहे अमुक एका अवस्थेमध्ये आपण अमुक एका तऱ्हेचे दुःख भोगावे असा संकल्प करून ईश्वर स्वतः आपल्या कल्पना मात्रे करून जीवोपाधी निर्माण करतो आणि त्या काल्पनिक उपाधीत स्वतः जीवभावाने प्रवेश करून ती, -ती दुःखे स्वतः अनुभवतो अर्थात मनोराज्यातील वृक्षाप्रमाणे हा सर्व प्रकार त्याच्या संकल्पामुळे स्वाभाविकपणे घडतो आणि यालाच छिदविलास असे म्हणतात अशा रीतीने काल्पनिक उपाधिक प्रतिबिंबित झालेल्या जीवाला जेव्हा मरण काळच्या असह्य वेदना होऊ लागतात तेव्हा पित्तादी रसानी भरलेल्या शरीरातील नाड्या वाजवीपेक्षा अधिक संको किंवा विकास पावतात त्यामुळे शरीरात जाणाऱ्या क्रियेत बिघड येतो आणि शरीरातील वायू आपली स्थिती टाकून देतो जेव्हा बाहेरचा वायू नाड्यातून प्रवेश करीन होतो तेव्हा आत गेलेला वायू बाहेर पडिसा होतो तेव्हा नाड्यांचा व्यापार थांबल्यामुळे इंद्रियांचे व्यापारही बंद पडतात प्राणवायूचे नाड्यांची लोक म्हणेरणा सुद्धा चैतन्याचा पूर्वसंकल्प कारणीभूत होतो आपण अमोक अशा एका वेळी नाश पावावे अशा तऱ्हेचा ईश्वरी नियतीनुसार जो पूर्वसंकल्प झालेला असतो प्रेरणेनुसार जीव मृत्यु पावत मी अमोक अमोक जीवा भोगावी चैतन की आदिसर्गपन्न संकल्परूपी शक्ति के नाश पावत नहीं सारंश जीवान जन्ममरण ईश्वरी संकल्पानुसार नियत अभाव होने कधी ही शक्य नहीं संसारी जीवाचार संविधेता म्हणजेच भावनेचा प्रवाह हो, ईश्वरी संकल्पाप्रमाणे निरनिराळ्या तऱ्हेचा होत असतो ज्याप्रमाणे नदीमधील पाणी क्वचित स्थिर आणि क्वचित अस्थिर असते त्याप्रमाणे जीव चैतन्य कधी शांत असते तर कधी कधी कामक्रोधादी विकाराने क्षुब्द झालेले असते ज्याप्रमाणे दुर्वा आदी करून लताना मधून मधून पेरे असतात त्याप्रमाणे चैतन्य सत्तेला जन्म आणि मरण यांची अनेक पेरी असतात परंतु हा सर्व विचार अविद्येच्या दृष्टीने झाला परमार्थ दृष्ट्या पुरुष चैतन्य मात्र असल्यामुळे कधी उत्पन्न होत नाही आणि मरतही नाही तर स्वप्नभ्रमाप्रमाणे हा सर्व संसार भिळवून अविद्येमुळे आपणामध्ये भासत आहे असे तो पाहतो पुरुष चैतन्य मात्र असल्यामुळे जन्म मरणारे धर्म असणे केव्हाही शक्य नाही कारण सर्व चैतन्य उत्पन्न होणार कसे आणि नष्ट तरी होणार कुठून आता पुरुष चैतन्यव्यतिरिक्त आहे असे मानले तर देह इंद्रिय प्राण मन बुद्धी चित्त अहंकार यापैकी पुरुष कशाला म्हणायचे ते अगोदर सांगितले किंवा ठरवले पाहिजे देहादी वस्तू जड असल्यामुळे त्यांचे सर्व व्यवहार करण्याचे सामर्थ्य देहादिकापैकी कोणालाही नाही अर्थात यापैकी कोणीही पुरुष असणे शक्य नाही हे स्पष्टच आहे आता चैतन्यनाच मरण हैसे मानवे तो ही जुड़ते नहीं कारण चैतन्य मरते अनादि संसार आजपर्य को केवल नहीं मग देहादिकाने चैतन्या मरण पहले मनावे तो आसे ही मनवत नहीं कारण चैतन का नाश हो अवशिष रहना जड़ देहादिकाने चैतन्या मरण पाले गोष्ट सर्वथा असंभवनीय दूसरे अं कि मरण मे तरीका मर मरण म्हणजे विनाश की अन्य देहाची प्राप्ती मरण म्हणजे आत्म्याचा कायमचा विनाश असा अर्थ असेल तर आणखी एक प्रश्न असा उत्पन्न होतो की आत्म्याचा विनाश स्वतःकडून होतो की दुसऱ्याकडून स्वतःकडून आत्म्याचा नाश होतो असेही म्हणता येत नाही कारण स्व आणि आत्मा या कल्पना अविरोधी आहेत बरे दुसऱ्या कोणाकडून आत्म्याचा नाश होतो किंवा होत असेल असे म्हणावे तर तसे म्हणणे योग्य नाही कारण आत्मा असंघ असल्यामुळे त्याचा दुसऱ्याकडून नाश होणे कालच रही शक्य नाही यासाठीच मरण म्हणजे विनाश असा अर्थ न करता अन्य देहाची प्राप्ती असे मानण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही शिवाय लक्षावधी शरीरे मृत झाली तरी चैतन्य कायमच राहते यावरूनही मरण हा धर्म शरीरास आहे आत्म्यास नाही असेच उभाने दिसून येते आता प्रत्येक देहात वास करणारे चैतन्य भिन्न भिन्न आहे असेही मानता येत नाही कारण समष्टी व्यष्ठी चित्ताला प्रकाशित करणे या एकाच स्वभावाने ते सर्वत्र स्थित आहे आणि असलेच अद्वितीय चैतन्य मरते असे मानल्यास जगातील एका मनुष्याच्या मृत्यूबरोबर सर्व माणसे मरतात असं मानावं लागेल परंतु जगात असे होत असल्याचा केव्हाच अनुभव येत नाही आता सर्वांच्या अनुभवास येणारे जन्म मरण आहे तरी काय असा प्रश्न निर्माण होतो तो उत्तर जीवाप्ला वैचित्रनुसार जो जो अनुभव जीवन मरण हि न सारंश या जगत कोरत नहीं यानी कोणी जन्माला केवल वसनारूपी भवर खड़ग्या जीव लोड़ो निष्कर्ष दृश्य जगह वास्तविक अत्यंत असंभव विषय वसनादी मिथ्या है आशा त्हे निरंतर विचार केहाभिमा पुष्टाल अंतकरण क्षीण जाते। लीले या संसारातील मरणासारख्या अनंत दुःखाबंधाने चांगला विचार करून ज्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झाले आहे असा मनुष्य श्रवण मननादी साधनांचा दृढ अभ्यास करून हो, संपन्न होतो आणि ह्या जगतप्रबंध वस्तुत उत्पन्न झाला नसतानाही मायेच्या अघटित घटनेमुळे केवळ भ्रांतीने उत्पन्न होतो या अनुभवपदावर आरूढ झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणातील सर्व द्वैतवासना निराश पावतात असा ज्ञानीपुरुष सर्व विमुक्त आत्म्याचे हे स्वरूप हीच सत्यवस्तू असून ब्रह्मस्वरूपता हे या जगताचे वास्तविक स्वरूप आहे इतिश्री वासिष्ठ महा महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग चौपन्न